श्रीमद भगवद्गीता शंकर भाष्य अध्याय दहावा भगवंतांनी सातव्या अध्यायामध्ये तत्व सोपाधुक आणि निरूपाधिक स्वरूपाचे वर्णन केले तर नवव्या अध्यायामध्ये विशेष भूमिका स्पष्ट केली आता या अध्यायामध्ये परमेश्वराचे ज्या योगे भगवंताचे चिंतन करणे योग्य आहे अशा भावाचे वर्णन करणे योग्य आहे परंतु सर्वप्रथम भगवंतांचे तत्व कथन करण्यात आले आहे ते समजण्यास अवघड असल्याने पुन्हा त्याचे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे या उद्देशाने भगवान श्रीकृष्ण म्हणाले श्लोक पहिला श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुना तुझ्या हितासाठी आणि तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला पुन्हा सांगत आहे ते माझे अत्यंत महत्वाचे भाषण ऐक भाष्य हे महाभाहू माझ्या निरतिशय वस्तूंना प्रकाशात आणण्याच्या उद्देशाने अत्यंत श्रेष्ठ असे माझे म्हणणे तू पुन्हा ऐक हे माझे भाषण अत्यंत श्रेष्ठ आहे तू मला आवडतोस माझ्या बोलण्यावर अत्यंत प्रीती करणारा आणि अमृताप्रमाणे प्राशन करणारा आहेस म्हणून तुझ्या हिताच्या इच्छेने मी तुला हे सांगत आहे असे मी का कथन करीत आहे याचे विभचन श्लोक दुसरा सर्वश्रेष्ठ देव महान ऋषी मी कसा निर्माण झालो हे जाणत नाहीत कारण मी सर्व देवांचा आदी आणि महान ऋषींचे आदी कारण आहे भाष्य ब्रह्मादी देव माझे प्रभुत्व शक्ती अगर प्रभाव जाणत नाहीत त्याचप्रमाणे मी कसा निर्माण झालो हे देखील जाणत नाहीत तसेच भृगू वगैरे ऋषी सुद्धा हे जाणत नाहीत कोणत्या कारणाने ते जाणत नाहीत असा प्रश्न उत्पन्न करून त्याचे उत्तर देताना म्हणतात की देव असो अगर महान ऋषी असो त्यांचे सर्व प्रकारे अधिकरण मी आहे त्याचप्रमाणे श्लोक तिसरा जो कोणी जन्मरहित सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आहे असे जाणतो तो, तो मोहरहित होऊन मरत्या लोकातील पापांपासून मुक्त होतो भाष्य मी जन्मशून जन्मशून्य अनादि आहे म्हणून महर्षी अगर देव यांचे अधिकरण आहे माझ्याशिवाय अन्य कोणी अधिकारण नाही म्हणून मी अजादी आणि अनादी आहे या प्रकारे जो मला जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर अर्थात अज्ञान आणि त्यापासून निर्माण होणारे कार्य यापासून अलिप्त आहे म्हणजेच चतुर्थ अवस्थायुक्त आहे असे जाणतो मनुष्य मनुष्यामध्ये जे ज्ञानी लोक मोहरहित श्रेष्ठ पुरुष आहेत ते जाणीवपूर्वक किंवा अजणतेपणे घडलेल्या सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होतात याप्रमाणे मी लोकांचा महान ईश्वर आहे लोकसवथा बुद्धी ज्ञान असमोह क्षमा सत्य दम शम सुख दुःख भव अभाव भव आणि अभय माझ्यामुळे निर्माण होतात भाष्य अत्यंत सूक्ष्म वस्तूचे ज्ञान करून घेण्याचे अंतःकरणाचे सामर्थ्य आहे त्याला बुद्धी म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मविषयक प्रबोधन असमोह म्हणजे जाणण्यास योग्य अशा पदार्थाच्या लाभानंतर विवेकपूर्वक निर्माण होणारी प्रवृत्ती क्षमा कुणाकडून झालेली निंद किंवा मिळालेला मार यांच्या योग्य चित्तावर कोणताही विकृत परिणाम न होणे सत्य पाहणे आणि ऐकणे अगर ज्याप्रमाणे अनुभव प्राप्त झाला त्याचप्रमाणे दुसऱ्या सांगणे दम म्हणजे बाहेंद्रियाचा निग्रह क्षम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह सुख म्हणजे आल्हाद दुःख म्हणजे संताप भव म्हणजे उत्पत्ती अभाव म्हणजे नाश भय म्हणजे त्रास अभय म्हणजे निर्भयता श्लोक पाचवा अहिंसा समभाव संतुष्टता तप दान यश अपयश वगैरे प्राणीमात्रांचे विविध भाव माझ्या योगाने भाष्य अहिंसा प्राणीमात्रांना कोणत्याही प्रकारची पीडा न करणे समता चित्ताचा समभाव दुष्टी म्हणजे काही प्राप्त झाले आहे त्यामध्ये समाधान असणे तप म्हणजे इंद्रियांचे संयम पूर्वक शारीरिक कष्ट दान म्हणजे आपल्या शक्तीनुसार दुसऱ्याला धनादी प्रदान करणे यश म्हणजे धर्माचरणामुळे प्राप्त होणारी कीर्ती धर्माचरणाच्या दोषामुळे होणारी अपकिर्ती या प्रमाणे प्राणीमात्रांच्या कर्मानुसार आणखी असे की श्लोक सहावा पूर्वीचे सात ऋषी तसेच चार मनो हे सर्व माझ्या दैवी सामर्थ्याने युक्त असून माझ्या मनापासून उत्पन्न झालेले आहेत या लोककी ह्या प्रजा त्यांच्याच आहेत भाष्य भ्रगु आदी सप्त महान ऋषी आणि त्याचप्रमाणे फार प्राचीन काळापासून सावर्ण या नावाने पुराण प्रसिद्ध असलेले चार मनू प्रसिद्ध आहेत हे सर्व माझ्या वैष्णव भावाच्या सामर्थ्याने माझ्या मनापासून निर्माण झाले त्या मनू आणि महर्षी यांच्याकडून निर्माण केलेल्या स्थाव्या आणि जंगमात्मा कप्र ज्या लोकात प्रसिद्ध आहेत श्लोक सातवा माझ्या या विभूती आणि योग यांचे ज्याला ज्ञान होते तो निश्चल योगाने युक्त होतो यात काही शंका नाही या प्रमाणे माझ्या विभूती माझा विस्तार योग आणि युक्ती अर्थात माझ्या मायेची मा घटना किंवा मा योगाने उत्पन्न झालेल्या सर्वज्ञता सामर्थ्याला योग असा शब्द या ठिकाणी वापरला आहे आणि जो तत्वत हा यथार्थ मला जाणतो तो पुरुष ज्ञानाच्या अविचल योगाने युक्त होतो यामध्ये कोणताही संदेह नाही असा पुरुष कोणत्या प्रकारे अविचल योगाने युक्त होतो ते सांगतात लोक आठवा मी सर्वांचे उत्पत्ती स्थान आहे आणि माझ्यापासूनच या सर्वांची उत्पत्ती होते असे जाणून माझ्याबद्दल भक्तिभाव असणारे तत्वज्ञ पंडित माझी उपासना करतात भाष्य मी वासुदेवक नामक परब्रह्म असून सर्व जगताचा उत्पत्ती जगता आहे माझ्यापासूनच नाशक्रिया कर्मफल उपभोग रूप विकारमय असलेले सर्व जगत निर्माण झाले आहे ह्या तत्व जाणून विद्वान लोक परमार्थ तत्वाचा स्वीकार करून मला भजतात माझे ध्यान करतात आणखी असे की श्लोक नभोबा ज्यांचे अंतकरण माझ्यामुळे भरून गेल्याने माझ्यामध्येच ज्यांचे जीवन साकारते असे भक्त एकमेकाला ओळखून माझ्याबद्दल चर्चा करतात त्याने ते स्वतः होता संतुष्ट होतात आणि त्यामध्येच रमून जातात भाष्य ज्यांचे चित्त माझ्यामध्ये आहे नेत्राधी इंद्रिय आणि प्राण अर्पण केलेले आहेत थोडक्यात ज्यांच्या अंतकरणाचे आणि बाह्येंद्रियांचे सर्व व्यापार मला परमेश्वरालाच अर्पण केलेले आहेत त्यांना मदगत प्राण असे म्हणतात अशा तऱ्हेचे माझे भक्त एकमेकांना माझे तत्वज्ञान बल सामर्थ्य इत्यादी गुणांनी युक्त होऊन माझ्याच स्वरूपाची चर्चा करीत संतुष्ट होतात आणि त्यात रममाण होतात आपला एखादा प्रियमित्र भेटल्यावर ज्याप्रमाणे आनंद होतो त्यात रमतो त्याप्रमाणे आनंदाप्रत जातो आता सांगितल्याप्रमाणे उचित प्रकारे माझी भक्ती माझी उपासना करतात श्लोक दहावा याप्रमाणे अत्यंत प्रेमाने माझी अविरित उपासना करणाऱ्या भक्तांना ज्या योगे ते मला योग मिळतील असा बुद्धियोग मी त्यांना देतो भाष्य ज्यांना बाह्यतृष्णात नाहीश झालेल्या आहेत असे परंतु निरंतर तत्व राहून माझी उपासना करणारा पुरुष कोणत्या तरी इच्छेने माझी उपासना न करणारे परंतु प्रेमपूर्वक माझे भजन करणाऱ्या उपासकांना मी बुद्धियोग प्रदान करतो माझ्याबद्दलचे यथार्थ ज्ञान म्हणजे बुद्धी होय या बुद्धीचा लाभ होणे म्हणजे बुद्धियोग होय अशा तऱ्हेचा बुद्धियोग मी त्यांना देतो या ज्ञानपूर्ण भक्तियोगामुळे ते भक्त मला आत्मरूप परमेश्वराला येऊन मिळतात मग चित्त इत्यादी शब्दांनी ज्यांचे मागील श्लोकात वर्णन केले आहे ते माझी उपासना करतात असे ते कोण भगवंताच्या प्राप्तीच्या आड असा कोणता अडथळा निर्माण होतो की ज्याचा नाश करणारा बुद्धियोग भगवंत आपल्या भक्ताला देतात आणि कोणत्या कारणाने देतात या शंकेचे निरसन करण्यासाठी भगवंत पुढे सांगतात श्लोक प्रवाह भक्तांवर केव्हा दया करण्याच्या हेतूने त्यांच्या अंतःकरणात सदैव वास करणारा अत्यंत दीप्तिमान अशा अज्ञानरूप दीपाने त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार नाही साधतो भाष्य माझ्या भक्तांचे कोणत्या प्रकारे कल्याण होईल अशी त्यांच्यावर दया त्यांच्या अंतःकरणात आत्मभावाने स्थित असलेल्या अविवेकामुळे निर्माण झालेल्या असत्य प्रतिती मोहमय अंधकाराला विवेकबुद्धीरूप अत्यंत प्रकाशमय ज्ञानरूपी दिवाने नष्ट करून टाकतो हा भक्तीच्या प्रसाद रूपतूपाने परिपूर्ण झालेला आणि माझ्या स्वरूप भावनेच्या योगी निर्माण होणाऱ्या अभिनिवेशवायूच्या सहाय्याने प्रज्वलित झालेला आहे यमनियमादी संस्काराने निर्माण झालेले ब्रह्मचर्य आणि संस्कार शुद्ध झालेली प्रज्ञा या महादीपाची वात होते अंतःकरणातील तीव्र वैराग्य हे त्या स्थान आहे विषयांपासून परावृत्त झालेले राग द्वेष निघून गेल्याने निवांत झालेले चित्त या दीपाचे स्थल आहे शेवटी समाधी सुखाने प्राप्त झालेली जित्ताची एकाग्रता प्राप्त होऊन ब्रह्माचे सांगितल्याप्रमाणे अर्जुन म्हणाला श्लोक बारावा तू अत्यंत श्रेष्ठ असे ब्रह्म श्रेष्ठ पद परम पवित्र ऐश्वरवान आहेस तू अविनाश दिव्य पुरुष सर्व देवांच्या आधीपासून असलेला जन्मरहित आणि व्यापक आहेस अश्य देवा तू परब पर महात्मा सर्वश्रेष्ठ तेच धारण करणारा नित्य आणि दिव्य पुरुष अर्थात देवलोकात निवास करणारा अलौकिक पुरुष आहेस त्याप्रमाणे तू सर्व देवांच्याही अगोदरचा आदी देव जन्म राहत आणि सर्व व्यापून राहिलेला आहेस अशा प्रकारे तुझी व्याप्ती आहे श्लोक तेरावा सर्व ऋषी देवर्षी नारद त्याचप्रमाणे असित देवल आणि व्यास हे सांगत आले आहेत आणि तू स्वतः सुद्धा मला तेच सांगत आहेस भाष्य वशिष्ठ आधी सर्व ऋषी सर्व देवर्षी नारद त्याच प्रमाणे असित आणि देवल यांनी देखील असेच सांगितले व्यासांनी सुद्धा असेच सांगितले आणि आता तू देखील मला तेच सांगतो आहेस लोक चौदावा हे केशवा तू मला जे कथन केलेस ते मी पूर्ण सत्य आहे असे समजतो परंतु हे भगवंता देवांना आणि दानवांना तुझे व्यक्त कळलेले नाही भाष्य हे केशवा तू आता सांगितल्याप्रमाणे ऋषींनी आणि तू सुद्धा सांगितलेली ही सर्व गोष्ट जी तुम्हाला सांगत आहेस ती सत्यच आहे असे मी मानतो कारण की हे भगवंता तुझी उत्पत्ती कशी झाली हे देव जाणत नाहीत आणि दानवही जाणत नाहीत तू सर्व देवांचा प्रारंभीचा असल्याने लोपन राहावा सर्व सृष्टीचे धारण आणि पोषण करणाऱ्या तिचे नियमन करणाऱ्या देवांच्या देवा जगाचा स्वामी असलेला पुरुषोत्तमा तू स्वतःच फक्त स्वतःला जाणतोस हश्य हे पुरुषोत्तमा सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करणारा भूतभावन भूतमात्रांचा स्वामी देवांचा देव असणारा हे जगतपते तू स्वतः आपणच आपण ज्ञान ऐश्वर सामर्थ्य शक्तींनी युक्त असलेल्या ईश्वराला जाणतोस श्लोक सोळा ज्या विभूतींच्या योगे तू या सर्व लोकांस व्यापून राहिला त्या तुझ्या सर्व विभूती मला सांगण्यास तू समर्थ आहेस भाष्य आपल्या दिव्य विभूतींचे पूर्णपणे वर्णन करण्यास तू एक समर्थ आहेस तुझ्या ज्या विभूती आहेत किंवा ज्या विभूतींच्या वैभवाच्या विस्तारामुळे तू या सर्व लोकांना व्यापले आहेस त्या विभूती विस्ताराने सांगण्यास तू एकमेव समर्थ आहेस श्लोक हे भगवंता तुझे मी नेहमी चिंतन करण्यासाठी तुला कसं आहेस म्हणून जाणावे कोणकोणत्या रूपाने मी तुझे चिंतन करणे योग्य होईल भाष्य हे योगी तुसे तो तो करना रा में तुला कसे जानू? हे जनार्दना तू अपनी विभूति आ योग सविस्तर संग कारण तुझे अमृतमय भाषण ऐकता होनादना तुझी ऐश्वर्यावती विशेष शक्ती आणि विभूती म्हणजे चिंतन करण्यास योग्य अशा वस्तूंचा विस्तार तुम्हाला आहे असा अर्धनामाचा धातू आहे अर्धना धातूचे रूपच जनार्दन आहे असुर म्हणजे देवतांचे प्रतिपक्षी विरोधी मनुष्यांना नरक लोकास पाठवणार असल्याने तुला जनार्दन असे म्हणतात तसे विकास आणि कल्याण या दोन पुरुषार्थ रूपाने सर्व लोक भगवंताची याचना करतात म्हणून भगवंतांना जनार्दना म्हणतात हे देवा तू पूर्वी सांगितले आहेस तरी सुद्धा तू मला तेच पुन्हा सांग कारण तुझ्या मुखातून निघालेले शब्दरूप अमृताचे श्रवण करताना माझी तृप्ती होत नाही श्लोक एकोणीसावा हे गुरुश्रेष्ठ अर्जुना माझ्या विभूतींना विभूतींच्या विस्ताराला शेवट नाही तथापि तुला मी माझ्या दिव्य आणि प्रमुख विभूती सांगतो भाष्य हे गुरुश्रेष्ठा आता मी तुला माझ्या दिव्य तेजोमय मा अशा मुख्य मुख्य विभूती सांगतो अर्थात माझ्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या महत्वाच्या विभूती आहेत त्यांचे ते प्राधान्याने मी वर्णन करतो संपूर्ण विभूती शंभर वर्षात सांगणे अशक्य आहे कारण माझ्या विस्ताराला अर्थात विभूतींना अंत नाही म्हणून आता तू प्रथमता ऐक श्लोक विसावा सर्व वस्तू मात्रांच्या असणारा आत्मा आहे त्याचप्रमाणे सर्व उत्पन्न झालेल्या पदार्थांचा आदिमध्य आणि अंत देखील मीच आहे भाष्य गुडाकेश केश म्हणजे गुडका म्हणजे निद्रा ईश म्हणजे स्वामी जो झोपे व्रज है, असा किंवा घनकेश असलेल्या अर्जुना सर्व भूतांच्या या प्रकारे योग्य हो है, परंतु या प्रकारे ज्याला ध्यान करता येत नाही त्याने मी पुढे सांगितलेल्या पद्धतीने ध्यान केले पाहिजे याचाच अर्थ त्या माध्यमातून माझे चिंतन करणे शक्य आहे कारण सर्व भूतमात्रांचा प्रारंभ मध्य शेवट आहे म्हणजे प्रत्येक पदार्थाची उत्पत्ती स्थिती आणि लय मी आहे या प्रकारे माझे चिंतन केले जाते श्लोक के एकविसावा आदित्यामध्ये विष्णू प्रकाशमय पदार्थांमध्ये किरण युक्त सूर्य मृद गणांमध्ये मरेची नावाचा मृत आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे भाष्य बारा आदित्यांमध्ये विष्णू नामक आदित्य आहे प्रकाश देणाऱ्या ज्योतींमध्ये पदार्थांमध्ये किरणयुक्त सूर्य मी आहे मरुद देवांच्या अनेक भेदांपैकी मरिची नामक देवता मी असून चंद्रमामध्ये शशी चंद्रमामी आहे श्लोक बादांमध्ये सामवेद मी आहे देवांमध्ये इंद्रमी आहे इंद्रियांमध्ये मन आणि भूतमात्रांमध्ये असलेली चेतना मी आहे भाष्य वेदांमध्ये सामवेद मी आहे रुद्र आदित्य इत्यादी देवतांमध्ये मी इंद्र आहे नेत्रादी अकरा इंद्रियांमध्ये संकल्प आणि विकल्पयुक्त मनमी आहे सर्व प्राणीमात्रांमध्ये कार्यकारण समुदायुक्त या शरीरामध्ये सदा सदैव तेजस्वी असणारी नामक वृत्ती चेतना असे म्हणतात श्लोक ते विसा रुद्रांमध्ये शंकर आहे यक्ष व धनादीपांमध्ये कुबेर वसूंमध्ये पावक आणि शिखर धारण करणाऱ्या पर्वतांमध्ये मेरू पर्वतमी आहे भाष्य अकरा रुद्रांपैकी शंकर मी आहे यक्ष आणि धनपतीमध्ये कुबेरमी आहे आठ बसून मध्ये पावक नावाचा अग्निमी आहे शिखरे धारण करणाऱ्या पर्वतांमध्ये मेरू मी आहे श्लोक विसावा हे अर्जुना पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो आहे असे समज सेना नायकांमध्ये स्कंद आणि पातळ रसमय पदार्थांमध्ये सागरमी आहे भाष्य राजपुरोहितांमध्ये मुख्य पुरोहित म्हणून बृहस् बृहस्पती आहे असे हे पार्थ तू कारण सुद्धा इंद्रचा पुरोहित आहे सेना नायकांमध्ये देवांचा सेनामती कार्य यमी आहे याच सरोवरांमध्ये देवनिर्मित सरोवरांमध्ये समुद्रमी आहे लोकपंखावा महान ऋषी वर्यांमध्ये आहे वाणीमध्ये एक अक्षर ओंकारमी आहे यज्ञामध्ये जपयज्ञ आणि स्थावर स्थिर पदार्थांमध्ये हिमालयमी आहे भाष्य ऋषी वर्यांमध्ये भृग मी आहे वाणी विविध पदात्मक आहे या पदांमध्ये एक अक्षर ओंकार मी आहे यज्ञामध्ये जपयज्ञ आणि स्थिर पदार्थांमध्ये हिमालय श्लोक सव्वीसावा सर्व वृक्षजातींमध्ये अश्वत्थ मी आहे द्विवर्षींमध्ये नारदमी आहे गंधर्वांमध्ये चित्रस्थ आहे आणि सिद्ध पुरुषांमध्ये कपिल आहे बस सर्व वृक्षांमध्ये अश्वथ पिंपळ वृक्ष आणि देवर्षी देव आणि मंत्र द्रष्टा असलेला ऋषी भावात असलेल्या ऋषींमध्ये नारदमी आहे गंधर्वांमध्ये चित्ररथ नामक गंधर्व मी आहे जन्मापासून धर्म ज्ञान वैराग्य आणि ऐश्वरे जलप्राप्त झालेले आहे अशा सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी मी आहे श्लोक सत्ताविसावा अमृता बरोबर निर्माण झालेला सर्व गुडांमध्ये उच्च हिश्रवा नामक अश्वमी आहे असे समज त्याप्रमाणे उत्पन्न झालेला ऐरावत नावाचा हत्ती सर्व हत्तींमध्ये मी आहे मनुष्यांमध्ये राजा मी आहे श्लोक अठ्ठावीसावा आयुधामध्ये वज्र गायीमध्ये कामधनु प्रजानिर्मितीसाठी कंदर्प आणि सर्पांमध्ये वासुकी नामक सर्पमी आहे भाष्य दधीची ऋषींच्या अस्थिपासून निर्माण करण्यात आलेले सर्व शस्त्रांमध्ये वज्र नामक शस्त्र मी आहे दूध देणाऱ्या गायीमध्ये वशिष्ठ ऋषींच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधिनमी आहे प्रजा निर्माण करण्यास कारण असणारा काम आहे सर्व प्रकारच्या सर्पांमध्ये वासुकी नावाचा सर्पराज मी आहे श्लोक एकोणतीस सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग जलचरांमध्ये वर्ण पितरांमध्ये अर्यमा आणि संयमन यममी आहे नागांचे विविध भेद आहेत त्यापैकी नागराज अनंतमी आहे जलदेवतांमध्ये त्यांचा राजा वरुण मी आहे पितरांमध्ये पितृराज अर्यमामी आहे, अर्यमा आहे संयमनपूर्वक करणारा यम मी आहे श्लोक एक किसावा दत्त्यांमध्ये प्रल्हाद गणना करणाऱ्यांमध्ये कालमी आहे पशुंमध्ये सिंह आणि पक्ष्यांमध्ये गरुडमी आहे भाष्य दीतीचे वंश दैत्य आहे त्या दैत्यांमध्ये प्रल्हादमी आहे गणना करणाऱ्यांमध्ये कालमी आहे पशुंमध्ये सिंह किंवा वाघमी आहे त्या पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ विनिता गरुडमी आहे श्लोक एकटिसावा पवित्र करणाऱ्यांमध्ये वायुमी आहे शस्त्रधारकांमध्ये राममी आहे मत्स्यादिकांमध्ये मकरमी आहे प्रवाह नदी यामध्ये गंगामी आहे भाष्य पावन करणाऱ्यांमध्ये वायुमी आहे शस्त्रधारणा करण्या करणाऱ्यांमध्ये दाशरथी राममी आहे मत्स्यादी आहे प्रवाह किमानवी श्लोक बत्तीसावा निर्माण केलेल्या वस्तूंचा प्रारंभ मध्य आणि शेवट देखील मीच आहे सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी असून उहापोह अगर चर्चा यांमध्ये वाद आहे अश्य निर्माण झालेल्या पदार्थांचा आदी अंत आणि मध्य आहे सुरुवातीला भगवंतांनी चेतनाधिष्ठित प्राणी मात्रांचा आदी अंत मध्य असल्याचे सांगितले आहे परंतु या ठिकाणी मात्र संपूर्ण जगताचा आदि अंत मध्य मी असल्याचे प्रतिपादन केले आहे सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये अध्यात्म मोक्ष मिळवून देणारी प्रधान विद्या आहे शंका निरसना करताना बोलल्या जाणाऱ्या अर्थनिर्णय करणाऱ्या वाक्यांमध्ये वाद मी आहे या ठिकाणी वाद जल्प वितंड अशा भेदांचे पण महत्व लक्षात घेणे जरूर आहे लोकटेती सवांमध्ये अ समासांमध्ये द्वंद्व समास अक्षय तत्वामध्ये काल जगाचे पोषण धारण करणाऱ्यांमध्ये सर्व बागू बाजूसमुखे असलेला ब्रह्मदेव आहे भाष वर्ण अक्षरांमध्ये अ मी आहे समास समूहांमध्ये द्वंद्व समास मी आहे अविनाश काळ जलाक्षण अशी संज्ञा आहे किंवा काळाचाही काळ मी आहे जगाच्या कर्मफलाचे विधान करणारा चारही बाजूला मोठे असणारा मी आहे श्लोक चौतीसावा सर्वांचे हरण करणारा लेय करणारा नृत्य मी आहे पुढे निर्माण होणाऱ्या पदार्थांचा उगम आहे स्त्रियांमध्ये कीर्ती श्री वाणी स्मृती बुद्धी धीरता आणि क्षमा आहे भाष्य नाश करणारा प्राणहरण करणारा प्रलय काळच्या भविष्यामध्ये उत्कर्षता होण्यास प्राप्त आहे त्याचा उद्भव किंवा उत्कर्ष उन्नती वा कारकमी आहे स्त्रियांमध्ये कीर्ती श्री वाणी स्मृती बुद्धी धृती आणि क्षमा या सर्वोत्तम स्त्रिया ज्यांच्या आवासात्मक संबंधाने सुद्धा लोक स्वतःला कृतार्थ समजतात त्या स्त्री आम्ही आहे लोकपस्तिसवा सामसुप्तांमध्ये बृहत्साम आहे छंदन मध्ये गायत्री छंदमी आहे महिन्यांमध्ये मार्गशीर शमास आणि ऋतूंमध्ये वसंत ऋतु आहे सामवेदामध्ये जी अनेक सूत्रखंडे आहेत त्यामध्ये बृहत्साम नामक सुप्त खंडमी आहे छंदन मध्ये गायत्री छंदमी आहे गायत्री छंदामध्ये बद्ध करण्यात आलेल्या रुचांमध्ये गायत्री छंदमी आहे महिन्यांमध्ये मार्गशीर्षमासमी आहे त्याचप्रमाणे ऋतूंमध्ये वसंत ऋतु मी आहे श्लोक छत्तीसावा कपटाचरण करणाऱ्यांचा जुगारमी आहे तेजवान लोकातील तेजमी आहे जयमी आहे निश्चय निश्चय आणि सात्विक पुरुषातील सत्वगुणमी आहे श्लोक सदत सदतीसावा वृष्णिवंशात जन्मलेल्यांमध्ये मी वसुदेव आहे तर पांडवांपैकी मी अर्जुन आहे मुनिवर्यनमध्ये व्यासमुनी मी असून कवी मध्ये उष्णाचार मी आहे हसोणीव पुरेकृष्ण आहे पांडवांमध्ये तू अर्जुन मननाशील सर्व ज्ञान असलेले व्यासमुने कवी मध्ये क्रांतदर्शी उषणाचार्य मी आहे श्लोक अडथिसावा दुष्टांना शिक्षा करण्याचे साधन दंड मी आहे विजयाची इच्छा करणाऱ्या लोकांची नीती आहे, आहे। गुप्त गोष्ट गोष्टी बाबत असे मौन आहे ज्ञानीपुरुषांचे ज्ञान मी आहे अश दमन करणाऱ्या लोकांचा दंड म्हणजे उन्मत्तपणे वागणाऱ्या लोकांचे दमन करण्याची शक्ती मी आहे विजयाची इच्छा असणाऱ्यांमध्ये न्यायमी आहे गुप्त राखण्या योग्य अशा भावातील मौन आणि ज्ञानवंतांतील आहे श्लोक एकोणीशे सर्व पदार्थांचे बीज देखील मीच आहे या स्थावर जंगम जगात माझ्याशिवाय असणारी एकही एक वस्तू नाही अश हे अर्जुना सर्व भूत भूतमात्रांचे बीज अर्थात उत्पत्तीचे कारण मी आहे या प्रकरणाचा उपसंहार करण्याच्या निमित्ताने सर्व विभुतिंचे सारे रूप सांगतात की स्थावर अग्रजंगम चल अचल अशी कोणतीही वस्तू नाही की जी माझ्याशिवाय आहे जो माझ्याशिवाय असेल तो सत्या सत्ताशून्य असेल म्हणून असा सिद्धांत आहे की सर्व आहे ते माझेच स्वरूप आहे श्लोक चाय हे पर्थ अर्जुना माझ्या दिव्य विभूतींना शेवट नाही पण मी माझ्या विभूतींचा विस्तार केवळ उदाहरण म्हणून सांगितलं आहे भाष्य माझ्या दिव्य विभूतींच्या विस्ताराला हे पर्यंत का सीमा नाही सर्वात्मक असलेल्या विभूती इतक्या आहेत की या प्रकारे कोणत्याही कारणाने त्या किती आहेत हे जाणता येत नाही हा माझा विभूतींचा विस्तार अत्यंत संक्षेपाने अर्थात केवळ एक अंश आहे लोक इके जळेचा वादार्थ वैभव संपन्न ऐश्वरी आणि तेजस्वी असेल तो तो पदार्थ माझ्या तेजाच्या अंशापासून निर्माण झाला आहे समाज भाष्य जो जो पदार्थ विभूतयुक्त किंवा शक्तिमान अर्थात श्री लक्ष्मी ऐश्वर्या सहित आहे त्या त्या पदार्थाला तो माझ्या तेजाने उत्पन्न झाला आहे असे समाज अर्थात माझ्या तेजाचा एक अंश ज्याच्या उत्पत्तीला कारणीभूत झाला आहे त्या वस्तू मधील हे कारण मी आहे असे समाज। समज लोक अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यात काय अर्थ आहे मी हे संपूर्ण विश्व माझ्या एका अंशाने व्यापून आणि धारण करतो बस अथवा हे अर्जुना आता सांगितलेल्या विभूती अर्धवट जाणून घेण्यात काय अर्थ आहे थोडक्यात संपूर्णत असलेला माझा अभिप्राय ऐक मी केवळ एका अंशाने अर्थात सर्व मात्रांचा अंतरे आणि माझा जो एक अंश आहे त्या अंशाच्या योगाने या संपूर्ण जगताचे निश्चयपूर्वक धारणा करतो पादो असे विश्वाभूताने पुरुषसुक्त किंवा ते अरण्यक संपूर्ण विश्व या परमेश्वराचा एक पाद अंश आहे असा वेदमंत्राचा अभिप्राय आहे الدهو اده سمبت